पुस्तक शामची आई लेखक साने गुरुजी वाचक माधवराव वाबले रचवी मथुरी शामची प्रकृति जरा बरी नवती रामला आज गोष्ट नहीं संगितस तरी चले तू पढ़ रहा अरे आई ची आठवे सकल दुख हरी मलम है भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते तसेच आईचे स्मरण होताच माझे आज आईची एक सुंदर आठवण आली आहे बसा सारे असे म्हणून श्यामने सुरुवात केली मित्रांनो मनुष्य गरीब असला बाहेर दरिद्री असला तरी मनाने त्याने श्रीमंत असावे जगातील पुष्कळशी दुःखे हृदयातील दरिद्र्यामुळे उत्पन्न झाली आहेत हिंदुस्तानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेवो परंतु भारतीय हृदयातील थोर व अतुट संपत्ती कोणी न ने नेवो म्हणजे झाले आमच्या घरी मथुरी म्हणून एक कानपिण होती कोकणात घरोघर गर वाहिन पुरलेले असते घरी भात असते हे भात कांडून तांदूळ करावे लागतात हे काम करण्यास येणाऱ्या बायकांना कांडपिणी म्हणतात घरोघरच्या कानपिणी ठरलेल्या असतात व वंश परंपरा कांडपाचे काम करावयास त्या येतात जणू वतन असते आमच्याकडे मथुरी गजरी लक्ष्मी अशा दोन तीन कानपिणी होत्या मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम करावयास होता तो लहान होता दहा बारा वर्षांचा असेल मथुरी उन्हाच्या दिवसात अमास पिकलेली करवंदे आळू वगैरे आणून द्यायचे पिक काळीभोर करवंदे म्हणजे गरीब कोकणातील द्राक्षेसतील अळूसुद्धा गोडफळ आहे त्याचा रंग तपकिरी असतो आज झाड बिया असतात मथुरीच्या घरीच अळवाचे झाड होते व त्यावरचे अळू फार गोड असत गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात कधी पानफुल देऊन कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात कृतज्ञता बुद्धी सारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही काग गजरे आज मथुरी नाही आली वाटत कांडायला ही दुसरी कोण आली आईने विचार गजरी म्हणाली मथुरीला ताप आला आहे मथुरीने या चंद्रीला पाठविले आहे आपणास कामावर जाता आले तर दुसऱ्या कोणाला तरी ते करावयास पाठवून ते काम अडू न देणे ही कर्तव्य बुद्धी त्या गरीब मोलकर्णीतही होती बराच आला आहे का गं आईने विचारले इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला शामची आई माझ्या आईला आला आहे ताप तिला बरे वाटले म्हणजे येईल कांडायला तोवर ही चंद्री येत जाईल बरे हई म्हणाली शिवराम काम करण्यास निघून गेला कांडपिने भात मोजून घेतले आई कांडण घालून धुणी घेऊन विहिरीवर गेली दुपारी बारा एक वाजता आमची घरातली जेवणे झाली शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला गुरांना पाणी घातलेस का सेंड वगैरे त्यांचे काढून ठेवलेस का नाहीतर गुरे पायांनी तुडवतील व त्याच बसतील गवत घालून ठेव आई त्याला सांगत होती शिवराम मनाला सारे केले आता मी जातो ठाम शिवराम इकडे आई घरात गेली व केळीच्या पानावर कडद भात व लिंबाच्या लोणच्याची फोड घेऊन आली एका लहानशा गंजात तिने ताक आणले शिवराम हे तुझ्या हो म्हणावं लवकर बरी हो असे म्हणून ते सारे देऊन आई घरात गेली शिवरामने पानासकट तो भात रुमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला तिने सांजा झाल्या आमची शाळा सुटली होती परवचा म्हणत होतो आम्ही गजरे ती समयी कोंड्याला पुसून नीट लख करून ठेव आईने सांगितले आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असे कांडपणाच्या दिवशी समयी पुसायची असा रिवाज असे भाताच्या कोंड्याला पुसल्याने समयी स्वच्छ होते गजरी समयी पुसू लागली आई कांडण मोजून घेऊ लागली कानपिणीस कण्या धापट वगैरे देण्यात आले धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो कांडपिणी निगुन गेल्या शिवरामने झाडांना पाणी घातले गुरांची दुधे काढली आईने गाईचे दूध काढले शिवराम घरी जावयास निघाला सायंकाळी आईने गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते तुळशीत आले पुरलेले होते त्यातले आले उकलून काढले आई शिवरामला म्हणाली शिवराम हा गवती चहा घेऊन जा हा आल्याचा तुकडा घे घरी काढा करा त्यात चार धने व पिंपळाचे पान टाका व कढत कढत आईला द्या मग पांघरून घाला म्हणजे घाम येईल व मोकळी हुई थाम दोन खड़ी खडीसाखरीचे खडे पण देते अशी म्हणून आई घरात गेली व खडीसाखर घेऊन आली शिवराम सारे घेऊन निघाला मथुरेने शिवरामला विचारले शिवरामा हे कोणी दिले शिवराम म्हणाला श्यामच्या आईने मथुरा म्हणाली देव माणूस आहे माऊली साऱ्यांची काळजी आहे तिला मथुरेने रात्री तो गवती चा घेतला तरी तिला घाम आला नाही तिचा ताप निघाला नाही सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला शिवराम तुझे आईचे कसे आहे आईने विचारले कपाळ लई दुखते सारखे ठणकते अक्षी कपाळाला ला हात लावून बसले आहे रात्री झोपबी नाही त्याने सांगितले बरे आज दुपारी जाशील तेव्हा सुंठ सांबर सिंग देईन ते उगाळून तिच्या कपाळात चांगला लेप द्या म्हणजे बरे वाटेल आई म्हणाली तो जो आपल्या कामाला दंग झाला शिवराम गोठा झाडू लागला शेणाच्या गोऱ्या घालू लागला आई भाजी वगैरे चिरू लागली दोन प्रहर झाले शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्या एवढा भात लोणच्याची फोड घेऊन निघाला सुंट व बारसिंग आईने त्याच्याजवळ दिले सांबराचे शिंग औषधी असते असे म्हणतात सुंठ वेखंड सांबर सिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोके दुखणे राहते इतरही कोठे दुखत असेल तर त्याचा लेप देतात काही दिवसांनी मथुरी बरी झाली ती फार खंगली होती अशक्त झाली होती परंतु ती कामावर येऊ लागली पंधरा दिवस ती कामावर आली नव्हती ती आलेली आली आई मनाली मथुरे किती किस तू क्या मथुरी मनाली बसत उठत करू इतके दिवस अंथुर पडून खाले पुरे आता हिंती फिरती आता जाले आहे चार दिवस होड़धाकड़ आई तुम्हारी मया का है आमला आई म्हणाली अग सारी देवाची कृपा आम्ही किती एकमेकांनाच पुरणार बर पण मुलांचा भात झाला आहे तूही चार घास खा त्यांच्याबरोबर म्हणजे कांडायला जरा शक्तील दुपारी आज येथेच जेव पोटभर ऐकलेस ना त्या दिवशी आमच्याबरोबर मथुरी सकाळचे जेवली मथुरीच्या तोंडावर त्यावेळेस केवढी कृतज्ञता होती मथुरी आता मातारी जाली आए। मी एखाद वेस को गेलो तर मथुरी लेटावाया जो तिचा तो सुरकुत पड़िया तरी ही एक प्रकारची की प्रसन्नता वत्सलता तिचा तो दी जाऊन पड़तोन अरे है श्याम तिला आई ची आठ व ती म श्याम तुझी आस्ती तर तुला असा सडा फिटिंग न राहू देती। तुला लगीन करावायास लावला असत मेली बिचारी लवकर साऱ्यावर तिचा लोप अशी प्रेमळ व दयाळू आई मला मिळाली होती